पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे सत्यनारायण महारवाड्यात विटनाक म्हणून एक महार होता त्याचा मुलगा एसनाक पलटणीत होता तो रजेवर आला मुलगा घरी आला म्हणून विटनाकाला फार आनंद झाला होता महारवाड्यातील लहान थोर मंडळी एसनाकाला भेटायला होती विट सत्यनारायण करायचे ठरविले पांडू भटजी येऊन प्रसाद करणार होते पूजा सांगणार होते वीट ने अंगणात पूजेची तयारी केली एसनाक पूजा करणार होता हजार पत्रे वाहणार होता सारा महारवाडा येणार होता परंतु तिसऱ्या प्रहरी आकाश भरून आले अपरंपरा पाऊस येणार असे वाटले आता पूजा कशी होणार अंगणात पाणी पाणी होईल लोक कुठे बसणार भजन कोठे करणार सारीच पंचायत बाबा रामरावांच्या घरी आपण जागा मागू केवढे थोरले घर आहे एका पडवीत पूजा मांडू तेथे भजन करू एसनाक म्हणाला नाही रे बाबा सारे वामन धाऊन येतील येऊ देत धाहून मी रामरावना विचारून तर पाहतो पोरा असे अकृत करू नको तू जाशील पलटणीत निघून परंतु आम्हाला येथेच दिवस काढायचे बाबा असे मागे मागे राहून कसे चालेल आपण धिटाईने पुढे आले पाहिजे आम्ही अस्पृश्य नाही असे पुकारले पाहिजे आपण स्वतःला अस्पृश्य म्हणावे इंग्रज हिंदी लोकांना नालायक म्हणतात म्हणून का हिंदी लोकांनी स्वतःला नालायक समजावे तसेच तू शहाणा झालाच आता कर तुला योग्य वाटेल ते एसनाक रामरावांच्या घरी जायला निघाला तो त्याला शेतातच ते दिसले बरोबर प्रेमळ प्रेमाई होती रामराव एसनाक म्हणाला राम राम बरा आहेस ना रे तू पलटणवाला आहेस चाकर मा तू रामराव म्हणाले दादा तुम्हाला एक विचारायला आलो आहे काय रे आज बाबा करणार होते सत्यनारायण परंतु वर आभाळात देव भरून आला आहे तुमच्या वाड्यात द्या जागा पूजेला हो हो आमच्या वाड्यात या दिवाणखाण्यात पूजा मांडू मी परवा झाडून ठेवला आहे हंड्यातून मेणबत्त्या लावू मजाही होईल नाही बाबा दादा सांग ना हे बघ येशा आमच्याकडे तुमचं सत्यनारायण केला तर भटजी पूजा सांगायला येणार ना? नाहीत मी सांगेन पूजा मराठीत तर असते ए रे मी पूजा सांगितली तर का घालणार नाही मी वाचीन नाही बाबा वाचतील मी भटजीला जाऊन विचारतो न आले तर तुम्हीच सांगा पूजा तुम्हीच कथा वाचा आणि तुम्ही भजन करा मी पेटी वाजवीन मी सुद्धा अभंग म्हणेन रात्री कॉफी करू आज मजा आनंद नाही बाबा परंतु सनातनी लोक रडवतील मागून रामराव गंभीरपणे म्हणाले परंतु सत्यनारायण हस येईल सत्यनारायणापेक्षा का या रुढीवाल्यांची शक्ती अधिक आहे एसनाक म्हणाला एसनाक गावात गेला त्याने पांडू भटजीस विचारले या भ्रष्टाचारात मी सामील होणार नाही सत्यनारायण उद्या करा आजच का आहे मनात येताच पूजा करावी उद्याचा काय भरवसा शिवाय उद्या मला परत गेले पाहिजे रजा संपते सांगा याल ना नाही मी येणार नाही हे पाप करू नका तो रामराव जागा देऊन अधर्म करायला तयार झाला तरी तुम्ही अधर्म करू नका मला धर्म अधर्म समजतो मग बच्चीकडे कशाला आलास पटणीत धर्म शिकवतात वाटते माणुषकीचा धर्म शिकवावा लागत नाही खोटे धर्म शिकवावे लागतात बरे बसा मी जातो एसनाक रामरावानं सांगायला पुन्हा शेतावर आला प्रेमा फुले तोळीत होती ही व गुलाबाची फुले ही शेवंतीची येणार का भटजी प्रेमाने विचारले नाही येणार मग आज बाबा भटजी होतील ते पूजा सांगतील व मी कथा वाचेन वा छान ठरले ना बाबा हो ठरलेच जारे येस ना साऱ्यांना बोलाव रामराव बोलत नव्हते हो प्रेमाने फुलांची परडी भरून घेतली तिने पिज्याचा हात धरला दोघे घरी आली आई आपल्याकडे आज सत्यनारायण आहे भरपूर प्रसाद कर कसला सत्यनारायण तुझ्या प्रेमाच्या लग्नाचा चावट आहेस नीट बोल प्रेमाने सारी हकीकत सांगितली प्रेमा आपल्यावर बहिष्कार पडेल परंतु देवाची कृपा होईल इतक्याच रामरावही आले प्रेमा पळाली ती दिवाणखाण्या तयार करू लागली रामरावांनी सगुणाबाईंची समजूत घातली त्या तयार झाल्या विटनाक व येसनाक त्यांनी साखर तूप रवा केळी वगैरे सामान आणून दिले अरे सामान कशाला रामराव म्हणाले वा आमचा सत्यनारायण तुमचे सारे घेऊन कसे चालेल विटनाक म्हणाला बरे हो ते म्हणाले सगुणाबाईंनी भरपूर प्रसाद केला दिवाणखाण्यात पूजा सुरू झाली एसनाक पाट्यावर बसला होता रामराव पूजा सांगत होते उद्बत्यांचा सा घमघमाट सुटला होता महारवाड्यातील स्त्री पुरुष मुले सारी मंडळी आली होती अपूर्व प्रसंग सर्वांची तोंडे फुलली होती आणि खरोखरच प्रेमाने पोथी वाचली भक्तीप्रेमाने तिने वाचली भक्तीप्रमाणे सर्वांनी ऐकली आरती झाली सर्वांना प्रसाद वाटण्यात आला सगुणाबाईंनी सर्व बायकांना हळद कुंकू दिले बाहेर पाऊस सुरु झाला धो, धो पडत होता परंतु आत मंगल भजन चालले होते प्रेमा पेटी वाजवित होती भजनात सारी मंडळी रंगली रामरावांनी दोन अभंग म्हटले मध्यरात्री सर्वांना कॉफी देण्यात आली नंतर पुन्हा भजनाचा गजर सुरू झाला पहाटेपर्यंत भजनानंद चालला होता आता पाऊस थांबला होता आकाश निरभ्र झाले होते सारी अस्पृश्य मंडळी परत गेली रामरावांना धन्यवाद देत गेली एसनाक परत पलटणीत गेला परंतु इकडे महारावर सनातनी मंडळींनी बहिष्कार पुकारला रामरावांवरही बहिष्कार महाराज कोणी शेतमक्यांनी देईना त्यांची मोळी कोणी विकत घेईना त्यांची वरड घेईना त्यांना कामाला कोणी बोलवी ना, ना।, ना।, बोल ना। दुकानदार माल देत ना जीवनाची कोंडी झाली उपासमा सु झाली सनातनी मंडळींच्या हाती साऱ्या आर्थिक नाड्या त्यांनी त्या आवळल्या शेवटी महा गेले त्यांनी माफीपत्र लिहून दिले तेव्हा त्यांच्यावरचा बहिष्कार उठवण्यात आला परंतु रामराव शरण येत ते आर्थिक आर्थिकदृष्ट्या तितके पंगुढवते त्यांना गरीब माणूस मिळेना त्यांचे शेतकाम कोणी करीना तरीही ते टिकाव धरून राहिले तुम्हाला गावातून जायला भाग पड़ू, तरच आम्ही खरे धार्मिक असे सनातनी धमकीने सांगत